पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण नववे किसानांमधील परिभ्रमण तीन दिवस मी खेड्यात राहिलो नंतर अलाबादला परतलो आणि पुन्हा खेडे गावात गेलो या धावत्या भेटीत आम्ही खेड्याखेड्यातून बरेच हिंडलो शेतकऱ्यांच्याबरोबर जेवलो खाल्लो मातीच्या खोपट्यातून त्यांच्याबरोबर बसलो उठलो प्रहरचे प्रहर, प्रहर त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि लहान मोठ्या सभांमध्ये पुष्कळ वेळा व्याख्यानही दिली प्रारंभी आम्ही एक लहानशी मोटर बरोबर घेतली होती शेतकऱ्यांचा उत्साह इतका दांगा होता की आमची मोटर थेट गावात जावी म्हणून शेकडो लोक रात्रभर खपून शेतातून कच्चे रस्ते बांधून देत आणि पुष्कळ वेळा गाडी चिखल्यातून ऋतून बसली तर ता शेतकरी ताबडतोब तिला बाहेर काढत शेवटी आम्हाला गाडीचा नाच सोडून देऊन बहुतेक प्रवास पायीस करावा लागला आम्ही जाऊ तेथे शिपाई गुप्त पोलीस व लखनौचे एक डेप्युटी कलेक्टर आमच्याबरोबर येत आमच्या अखंड भटकण्यामुळे त्यांना खूपच त्रास झाला असावा डेप्युटी कलेक्टर साहेब तरुण होते पण जरा वायकी वळणाचे होते पेटंट कातळ्याचे बूट चढून ते आमच्यावरून हिंडत असत जरा बेताने घ्या असे ते आम्हाला मोठ्या काकुतीने विनवीत सरते शेवटी आमच्यावरून फिरणे अशक्य होऊन त्यांनी तो नाच सोडून दिला जून महिन्यातल्या पावसाच्या जरा आधीचे दिवस होते उन्हामुळे अंग भाजून निघी आणि डोळ्यापुढे अंधेरी उन्हातानातून हिंडण्याची मला जरासुद्धा सवय नव्हती इंग्लंडहून आल्यापासून तर दर उन्हाळ्यात मी थंड ठिकाणी जात असे डोक्याला लहानसा टॉवेल गुंडाळून रखरखेत उन्हातून सर्व दिवसभर मला भटकावे लागले इतर गोष्टीत मन गुंतलेले असल्यामुळे उन्हाचे मला भानच राहिले नाही अलाबदला आल्यानंतर माझ्या काळवंडलेल्या शरीराकडे जेव्हा माझे लक्ष गेले तेव्हाच मी किती उन्हातून हिंडत होतो याची मला कल्पना आली अगदी दणकट माणसाच्या बरोबरीने आपणालाही उन्हा उन्हातून काम करता येते आपल्याला उगीच उन्हाची भीती वाटत होती असे विचार मनात येऊन मला आनंद वाटला कोणत्याही प्रकारचा फारसा त्रास नव्हता कडक उन्हाळा आणि कडक थंडी मला सहन करता येत असल्यामुळे माझे काम पुष्कळच सुकर झाले आहे त्यामुळे तुरुंगवासही मला जड जात नाही ही सहनशक्ती व्यायामाच्या सवयीमुळे व आरोग्यामुळे माझ्या अंगी आली व्यायामाची गोडी मला वडिलांनीच लावली अखेर अखेरपर्यंत ते दररोज व्यायाम करीत त्यांचे केस पांढरेशुभ्र झाले तोंडावर सुरकुत्या पडल्या व अतिविचारामुळे ते वृद्ध दिसू लागले तरी मरणापूर्वी एक दोन वर्षापर्यंत वार्धक्याची सावली त्यांच्या इतर शरीरावर पडली नाही एकोणीसशे वीस जूनच्या आधी मी शेतकऱ्यांशी अनेकदा बोललो होतो गंगेच्या तीरावर त्यांचे प्रचंड मेळ जमलेले पाहिले होते आणि होमरूलची चळवळी आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवली होती परंतु त्यांचे हिंदुस्थानच्या राजकारणातील महत्व त्यावेळी माझ्या पूर्णपणे लक्षात आलोते प्रतापगड जिल्ह्यात मी गेलो तेव्हा मला ते कळून कदाचित वातावरणात त्यावेळी काही नव चैतन्याचे खेळत असेल अथवा माझे मन अधिक संवेदनक्षम झाले असेल त्यावेळी मी पाहिलेल्या जीवनाचा ठसा माझ्या मनावर कायमचा कोरला गेला एवढे मात्र खरे शेतकऱ्यात फिरू लागल्यामुळे माझ्यातला मुजरेपणा जाऊन मला सभेत भाषण करता येऊ लागले पूर्वी मी सभेत क्वचितच बोललो असेन हिंदुस्थानात भाषण करायचे म्हणजे तर मला भीतीच वाटे पण शेतकऱ्यांशी बोलणेच प्राप्त होते आणि या भाबड्या जीवांची जी भीती तरी मला कशी वाटणार मला अवतृत्व कला ओगत नव्हती माझ्या मनात जे असेल ते मी त्यांना सरळ सरळ सांगून टाकत असे सभेत दहा माणसे असोत की दहा असोत मी माझी संभाषणात्मक पद्धतीच चालू ठेवली होती पुष्कांना माझ्या म्हणण्यापैकी बरासा समजत नसावा माझे बोलणे व माझे विचार शेतकऱ्यांना समजतील इतके सोपे नव्हते सवा फार मोठी असली म्हणजे आवाज कित्यक्कांच्या कानापर्यंत पोचईतही नसे परंतु एखाद्या माणसावर श्रद्धा असली म्हणजे ते असल्या अडचणींची फारशी परवा करीत नाही, मी मसुरीला आईकडे व पत्नीकडे गेलो खरा परंतु माझ्या डोक्यात शेतकऱ्यांविषयीचेच विचार घोळत होते परत जाण्यासाठी मी उत्सुक झालो होतो त्यामुळे परत आल्याबरोबर खेडेगावातल्या भेटीचे सत्र पूर्प सुरू झाले शेतकरी चळवळीचे सामर्थ्य वाढत चालल होते पायाखाली तुडवलेल्या किसानाला नवा आत्मविश्वास वाटू लागला होता आणि तो छातीवर काढून चालू लागला होता जमीनदारांचे बगलबत् आणि पोलीस यांचे त्याला पूर्वीप्रमाणे भय राहिले नाही एखाद्याची जमीन काढून घेतली तर इतर किसान ती खंडाणे करण्याचे नाकारित मारपीट आणि बेकायदेशीर वसुलीची उदाहरणे कमी होत चालली व तसला काही प्रकार झालाच तर त्याची ताबडतोब वर्दी देण्यात येऊन चौकशी व्हावी म्हणून प्रयत्नही होऊ लागले त्यामुळे शिपाई व जमीनदारांचे लोक यांना जरब बसली तालुकदारांवरही दबदबा बसून ते नरम झाल व प्रांतिक सरकारन आऊंच्या कुळांच्या कायद्यात सुधारणा करण्याच अभिवचन दिल स्वतःला भूमिपती जनतच जन्मसिद्ध नेत्रि अस मोठ्या अभिमानाने म्हणून घाण तालुकदार व मोठमोठ जमीनदार म्हणजे ब्रिटिश सरकारची लाडकी बाळ आह सरकारन दिलखा खास शिक्षणामुळे त्यांना बौद्धिक क्लैब्य प्राप्त झाल असून कुळांच्या हिताकड इतर देशांमधील जमीनदारांनी इतकेही लक्ष देत नाहीत जनता व जमीन यांच्यावर पुष्ट होणाऱ्या बाणगुळांप्रमाणे त्यांचे जीवन आ त्यांचे हितरक्षण करणाऱ्या स्थानिक अधिकाऱ्यांपुढे लागूल चलन करणे हेच त्यांचे मोठ्यातले मोठे काम जमीनदार हा थोडासा फसवा शब्द आह सर्व मोट जमीनदार हे मोठमोठ्या जमिनीचे मालक असावेत असा लोकांचा समज होता रयतवारी प्रांतात जमीनदार म्हणजे जमिनीचा मालक संयुक्त प्रांतात माझ्या माहितीप्रमाणे पंधरा लक्ष लोक जमीनदार या सदरात यापैकी जवळजवळ नव्वद लोकांची स्थिती अगदी दरिद्री असून आणखी नऊ लोक जरा बऱ्या स्थितीत मोठ्या जमिनीच्या मालकांची संख्या सर्व प्रांतात पाच हजाराहून जास्त नाही आणि या पाच हजारांपैकी पाचशेच लोकांची बड्या जमीनदारात व तालुक्यादारात गन्ना करता येईल काही ठिकाणी तर दरिद्री छोट्या जमीनदारापक्षही मोठी जमीन, जमीन कसणारी कोळेच अधिक बऱ्या स्थितीत आहि गरीब व मध्यम जमीनदार बौद्धिकदृष्ट्या मागास असलष्कळ चांगल गुण आहेत व चांगल शिक्षण व वा वळण मिळाल्यास त उत्तम नागरिक बनतील राष्ट्रीय चळवळीत त्यांनी बराच भाग घाला आह काही अपवा सोडून दिल्यास तालुकदारांची व मोठ्या जमीनदारांची गोष्ट मात्र सर्वस्वी भिन्न आहे त्यांची शारीरिक अधोगती झाली असून समाजाला त्यांचा आता उपयोग होण्यासारखा नाही ब्रिटिश सरकारसारखी सत्ता त्यांच्या पाठीशी आहे तोपर्यंत ते टिकतील एकोणीसशे साली माझ्या खेडेगावच्या भेटी सर्व वर्षभर चालू होत्या पण माझे कार्यक्षेत्र वाढता वाढता सर्व संयुक्त प्रांताचा त्यात समावेश होऊ लागला असहकार्याची चळवळ जोमाणे चालू होती आणि तिचा संदेश अगदी कानाकोपऱ्यातल्या खेड्यापर्यंत जाऊन थडकला होता प्रत्येक जिल्ह्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे थवेचा थवे खेडोपाडी हिंडत होते आणि नव्या संदेशबरोबरच किसानांची घराणी दूर करावी या मताचाही ते प्रचार करीत असत पण त्याबद्दलच्या त्यांच्या कल्पना स्पष्ट नव्हत्या असहकारितेच्या व शेतकऱ्यांच्या चळवळीची ओख क्वचित एकमेकात मिसळत असले व एकमेकांवर परस्परांचा परिणामही घडत असला तरी ते पृथक पृथक पात्रांमधूनच वाहत चालले होते काँग्रेसच्या प्रचारामुळे खटल्यांची संख्या झपाट्याने कमी झाली व भांडणे तोडण्यासाठी खेडोपाडी पंचायती स्थापन झाल्या शेतकऱ्यांवर अहिंसा तत्वाचा खूपच परिणाम झाला होता कारण काँग्रेस प्रचारक जाईल तिथे अहिंसेचा जा मुद्दा तो आग्रहाने प्रतिपादित अस अहिंसेच्या तत्वाने संपूर्ण आकलन शेतकऱ्यांना झाले नसले तरी त्यामुळे शेतकरी हिंसेपासून परावृत्त झाला ही गोष्ट काही खोटी नाही हा देखील काही लहान परिणाम नव्हे शेतकऱ्यांच्या चळवळी बहधा हिंसामयच होतात असा अनुभव आहे औंचा शेतकरी त्या बेफाम बला होता तो कढत उकळत होता एक ठिणगी पडती तर भडका उडाला असता असे असूनही माणूस आश्चर्यचकित व्हावा इतके शांत राहिले तालुकदारांवर झालखि अत्याचाराचे एकच उदाहरण मला आठवत असल्या मित्रमंडळींसह तालुकदार महाशय आपल्या घरी बसले असता एका शेतकऱ्यान तिथ शिरून त्याच थोबाड रंगविल त्याच त्यान कारण असे सांगितल की तालुकदार स्वतःच्या बायकोला अनितीन वागवित अस आणि तिचा छळ करीत असत एका निरायास प्रकारचा अत्याचार मात्र चालू होता त्यामुळे सरकारशी झगडेही सुरु झाले पण हे झगडे टाळणे शक्य नव्हते हो कारण सरकारला शेतकऱ्यांची ही वाढती शक्ती असंही होऊ लागली होती आगगाड्यांमधून शेकडो शेतकरी बिन तिकडाने प्रवास करू लागले विशेषतः शेतकऱ्यांची प्रचंड सभा कोटे भरावायची असली की अशी शेकडो उदाहरणे घडून अशा सभांना साठ सत्तर हजार शेतकरी हजर राहत असत त्यांना गाडीतून काढून लावणे मोठे अवघड काम होते तेच उलट खुशाल सांगत की जुना जमाना संपला रेल्वे अधिकाऱ्यांचे हुकूम ते उघडउघड धुडकावून लावेत ही फुकट प्रवासाची टूम कोणाच्या सांगण्यावरून प्रचारात आली ते मला माहीत नाही आम्ही त्यांना असे काहीच सांगितले नव्हते कायद्यांची अंमलबजावणी कडकपणे होऊ लागल्यावर हा प्रकार थांबला एकोणीशे साली था काँग्रेसच्या खास अधिवेशनासाठी मी कलकत्त्यास गेलो असता काही अल्पस्वल्प कारणासाठी काही किसान पुढाऱ्यांना अटक करण्यात आली खटला प्रतापगड शहरी चलावायचा होता पण खटल्याच्या दिवशी हजारो शेतकरी एकत्र जमून त्यांनी कोर्टाचे आवार व्यापून टाकले व कोर्टापासून तुरुंगापर्यंतच्या रस्त्यावर त्यांनी दुतर्फा रांगा धरल्या हा प्रकार पाहून मॅजिस्ट्रेटच्या तोंडचे पाणीच पळाले त्यांनी चौकशी दुसऱ्या दिवसावर ढकलली पण दुसऱ्या दिवशी जमा उलट वाढला आणि शेतकऱ्यांनी तुरुंगाला जवळजवळ वेढात घातला मूढभर जणे असले की किसानांचे भागते तेव्हा काही दिवस ते तळ देऊन सहज बसले असते सरतेशेवटी किसान फुडाऱ्यांची मुक्तता करण्यात आली तुरुंगातल्या तुरुंगातच नावाला खटला चालवलाही असेल किसानांना हा मोठाच विजय मिळाला त्यांना वाटू लागले की केवळ संख्याबळ असले की सरकारला आपण म्हणू ते करावायला लावू सरकारला ही गोष्ट असह्य झाली आणि लवकरच पुन्हा असा प्रसंग आला तेव्हा त्याचे पर्यावसन निराळ्याच प्रकारे झाले एकोणीशे एकवीस जुलैच्या सुरुवातीची गोष्ट नागपूर काँग्रेस आटोपून मी नुकताच आलो होतो काहीतरी भानगड उत्पन्न होण्याचा संभव आहे तेव्हा ताबडतोब राय बरेलीस यावे अशा मजकुराची तार मला मिळाली दुसऱ्या दिवशी मी अलाहाबादून निघालो थोड्या दिवसांपूर्वी काही किसान पुढाऱ्यांना पकडण्यात आले असून त्यांना तेथल्या सुरुंगात अटकेत ठेवण्यात आले आहे असे कळले शेतकऱ्यांना प्रतापगडी लढवलेल्या डावपेसांची व विजयाची आठवण होती त्यांनी रायबरेलीकडे मोर्चा फिरवला परंतु हा डाव येथे चालू द्यावायचा नाही असे सरकारने ठरवले हो व थोपवून धरण्यासाठी जादा शिपाई व सैन्य जमवण्यात आले एका लहानशा नदीच्या पैल तीरावर शहराच्या सीमेनजीकच किसानांच्या मुख्य जमावाला त्यांनी रोखून ठेवले तथापि कित्येक किसान इतर वाटांनी शहरात घुसले स्टेशनवर येता मला एकंदर अंदर परिस्थिती समजली आणि जिथी शेतकरी व सैन्य तळ देऊन होते, होत जागेकडे मी थेट निघालो वाटेतच डिस्ट्रीक्ट मॅजिस्ट्रेट न घाईघाईन लिहिली चिठ्ठी मला मिळाली त्यात मला परत जाण्याविषयी बजावल होत त्याच कागदाच्या पाठीवर मी उत्तर लिहि मला कोणत्या कायद्याच्या कोणत्या कर्माप्रमाणे मागे फिरण्याचा हुकूम दत्त आळवपर्यंत मी हा असाच पुढे जात राहणार असा मजकूर उत्तरात होता नदीवर पोचलो तिव्हा गोळीबाराचा आवाज पैलतीराकडून ऐकू येत होत फौजेन मला फुलाजवळ अडवले मी तिथं वाटपात उभार इतक्यात नदीच्या अडीकडच्या तीरावरच्या शेतात लपून बसल पुष्कसे किसान माझ्या भोवती जमले तिदरून गेल होते तिथल्या तिथ दोनएक हजार किसानांची सभा भरवून त्यांची भीती व चिंता दूर करण्याचा मी प्रयत्न केला परिस्थिती मोठी विचित्र होती हाकेच्या अंतरावर त्यांच्या बांधवावर गोळी सरविण्यात येत होती व सगळीकडे सैन्य पसरले होते तथापि त्याही स्थितीत सभा यशस्वीरितीनं पार पाडली आणि भीतीचा जोर कमी झाला गोळीबाराच्या जागेकडून डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट परत फिरलं त्याच्या विनंतीवरून मी त्याच्या बंगल्यावर गेलो तेथेच काहीतरी निमित्त काढून त्याने मला गुंतवून ठेवले किसान व माझे शहरातील मित्र यांच्यापासून मला दूर ठेवण्याचा त्याचा उद्देश असावा गोळीबारात बरेच लोक मरण पावल्याचे वृत्त मला नंतर समजले मागे हटण्यास अथवा पांगून जाण्यास किसान कबूल होईना एरवी अगदी शांततेने वागत होते त्यांच्या विश्वासाच्या माझ्यासारख्या अगर दुसऱ्या एखाद्या इस्माने त्यांना कसे कराव्यास सांगितले असते तर ते खात्रीने कबूल झाले असते ज्यांच्यावर त्यांचा विश्वास नाही अशा लोकांची हुकूम ते काय ऐकतील एक कोणी एका अशी सूचना मॅजिस्ट्रेटला केली की मी येईपर्यंत सबूर करा पण तो ऐके ना आपण हरलो तेथे एका चळवळ्याला यश म्हणजे काय केवळ प्रतिष्ठेवर जगणारे परके सरकार असले मार्ग स्वीकारीत नसते रायवरेली जिल्ह्यात त्या सुमाराला शेतकऱ्यांवर दोनदा गोळीबार करण्यात आला नंतर प्रत्येक प्रमुख किसान कार्यकर्त्यांच्या आणि पंचायतीच्या सभासदाच्या छळवादाला सुरुवात होऊन त्यापेक्षा गोळीबार वरा असे म्हणण्याची वेळ आली चळवळ झडपून टाकण्याचा सरकारने चंग बांधला होता काँग्रेस प्रचारामुळे जरख्याचा प्रचार शेतकऱ्यांमध्ये होत होता तेव्हा चरखा म्हणजे राजद्रोहाची निशाणीच असे सरकारचे मत होऊन चरखा मालकांना त्रास देण्यात येऊ लागला पुष्कळ वेळा चरखा जाळून टाकण्यात धरपकड वगैरे उपायांनी काँग्रेसची चळवळ व शेतकऱ्यांची चळवळ अशा दोन्ही चळवळी रायबरेली जिल्ह्यातून घडून टाकण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केला दोन्ही चळवळीतले कार्यकर्ते सामान्यतः एकच असत काही काळानंतर म्हणजे एकोणीशे एकवीस साली फैजाबाद जिल्ह्यावर दडपशाहीची धाड आली तेथे -ते कटकटी -कट उत्पन्न झाल्याच्या निराळ्याप्रकारे काही खेड्यातल्या शेतकऱ्यांनी एका तालुकदाराची मालमत्ता लुटली मागावून असे उघडकीस आले की या जमीनदाराबरोबर हार्डवेअर असलेल्या दुसऱ्या एका जमीनदाराच्या नोकऱ्यांनी या शेतकऱ्यांना चिथवले होते गरीब बिचारे अज्ञ शेतकरी त्यांना धडपून असे सांगण्यात आले की तालुकदाराला लुटावा अशी खुद्द महात्माजींची इच्छा आहे त्यांनी मोठ्या आनंदाने या आज्ञेची बजावणी केली लूट चालू असता महात्मा गांधी की जय अशा आरोयाही ते ठोकत होते मलाही वृत्त ऐकल्यावर फार संताप आला व एक दोन दिवसातच लुटीच्या जागी म्हणजे अकबरपूरच्या जवळपास मी जाऊन पोहोचलो गेल्याबरोबर त्याच दिवशी सभा बोलावली आणि थोड्या तासांच्या अवधीत दहा मैलांच्या टापूतले पाच सहा लोक जमा झाले मी त्यांची चांगली खरडपट्टी काढली आणि अशा कृत्यांनी ते स्वतःचे व चळवळीच नाव बद्दू करीत आहेत तिथे गुन्हेगारांनी गुन्हा कबूल करावा असं मी म्हटल लुटा लुटीत ज्यांनी भाग घ्यांनी हात वर करावेत असं मी म्हटल्याबरोबर आश्चर्याची गोष्ट अशी की कित्यक्त पोलिस अधिकाऱ्यांच्या समक्ष वीस पंचवीस लोकांनी हात वर कल या लोकांना त्रास होणार हि उघडच दिसत होत्या लोकांनी खासगीरित्य बोलताना जेव्हा सरळ सरळ सर्व वक्कीगत निव्दन तेव्हा या भाबड्या लोकांना कित्यक्क वर्षापर्यंत तुरुंगाल दामण्यात आपण कारणीभूत होणार ही कल्पना येऊन मला अत्यंत वाईट वाटल पण वीस पंचवीस लोकांना त्रास भागले असे नाही तर एक हजारहून अधिक लोकांना अटक करून जिल्हा तुरुंगात कोंबण्यात आले जवळजवळ एक वर्षापर्यंत खटला चालला होता तेवढ्या अवधीत कित्येक लोक तुरुंगातचमेले पुष्कांना लांब मुदतीच्या शिक्षा ठोठवण्यात आल्या पुढे मी स्वतः तुरुंगात गेलो तेव्हा त्यांच्यापैकी काही जणांच्या गाठीत येथे पडल्या त्यापैकी काहीजण कोवळ्या वयाचे मुलगे होते तर काही ज्वाणीतले तरुण होते त्यांची ऐन उमेद तुरुंगात वाया चालली होती हिंदी शेतकऱ्यांमध्ये फार थोडे त्राण उरले आह फार वेळपर्यंत त्यांना प्रतिकार करता येत नाही दुष्काळ व साथी आल्या की लाखो लोकांचे त्या बळी घेतात सरकारच्या व जमीनदाराच्या संघटित सामर्थ्याविरुद्ध एक वर्षापर्यंत त्यांनी टिकाव धरला हेच आश्चर्य आहे शेवटी छोटी ते थकले आणि सरकारच्या कडव्या दडपशाईमुळे हातबल होऊन चळवळ काही काळ थंडावली तथापी थोड्याफार प्रमाणात ती चालूच होती पूर्वीप्रमाणे प्रचंड सभा भरत नसत पण दहशतनं खाल्लेले जे अनुभवी कार्यकर्ते खेडोफाडी उरले होते त्यांनी अल्प प्रमाणात आपला उद्योग चालू ठेवला एकोणीसशे एकवीस साली काँग्रेसने तुरुंग भरतीचा कार्यक्रम सुरू केला त्यापूर्वी या सर्व गोष्टी घडल्या होत्या हे लक्षात ठेवण्यासारखे आहे इतके सर्व स्वचलेले असून देखील एकोणीशे एकवीसच्या चळवळीतही किसानांनी पुष्कळच भाग घेतला शेतकरी चळवळीच्या भीतीमुळे हो सरकारने कुळांचा कायदा पास करून घेण्याची घाई चालवली होती किसानांच्या काही सुधारणा त्यात अंतर्भूत केलेल्या होत्या पण चळवळ काबूत आली असे सुधारणा आखडत्या घेण्यात आल्या या कायद्याप्रमाणे आजीव अथवा तो तहा हयात कोळाचे हक्क आले होते शेतकऱ्यांना ही सुधारणा त्यावेळेपुरती बरी वाटली पण त्यामुळे आपली स्थिती सुधारत नाही ही गोष्ट त्यांना मागाहून उमगली शेतकऱ्यांचे झगडे आऊनमध्ये चालू राहिले पण ते लहान प्रमाणात एकोणीसशे सालच्या जागतिक मंदीने बाजारभाव पडले व त्यामुळे मात्र पुन्हा एकवार भयंकर परिस्थिती निर्माण झाली